देवीन यथा बापू जस एखादं वाळलेलं गवत अग्नी मध्ये टाकलं म्हणजे जळाबू तसं तिनं आपलं शरीर क्षणात पेटवून घेत आणि ती देवी पाहता पाहता भस्म झाली भस्मस दबावत क्षणात भस्म झाल्या बरोबर सगळीकडे हा का त्याचा परिणाम काय भयंकर होईल एक माणूस आनंदात होता आणि त्याचं नाव न आल होत काय बरोबर झालं तिला काय होणार आहे आत्मा अविनाशी आहे आणि तो अनंत स्वरूप धारण करत असतो हे नुसतं तत्वज्ञान प्रवचनात सांगत नव्हतंयच अनुभवच होतोय त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं का काय एक शरीर सोडलं दुसरं शरीर घे शरी दुसरं सोडलं तिसरं घे हिला काय अंत पार नाहीचा म्हणून नारद एकटे शांत होत आहे बाकी सगळं आणि काही वेळानं बातमी आली आता ही बाई आपल्या माहेरला आली होती जे सगळं सैन्य होत ते सगळे पुरुष होते ही होती बाई ही अंत पुरात गेलेली होती इथे तिच्या बहिणी तिची आई बाकीच्या सगळ्या सळका आता एक किती जरी बांधूर असले तरी बिचारे बाहेर पारा करत उभे होते हे आतमध्ये कशा करता जाणार आणि बाहेर बातमी आली ती एकच कि ती मालकणी संपली सगळेच एकमेकातले पाहू लागले एकच काय इतके आपण असताना तिचं कोणी संरक्षण केलं नाही नंदकेश्वर त्या अतिवशाने काही संरक्षण करायची गरज नाही त्या दोघांचा काहीतरी ठरलेलाच प्लान आहे आपल्यालाच कळला नाही आता काय काय होत ते नुसतं पाठ बसा इथून काही आता परत जायचं नाही त्यांनी बोलवलं तरच जायचं तो पर्यंत काय काय कोणी जाणार आम्ही तुमच्या जा बायको गेलो होतो ती तिथं जळून नेईल तुम्ही कशाला गेला होता लेख संरक्षण मंत्री गृहमंत्री बरोबर होते आणि मधला मुख्यमंत्री मेला प्रत्यक्ष आपल्या बाकीच्या अष्टविनायकाची स्थापना झाली ते तेव्हाचीच घटना भलत्याच वाटाघाटी झाल्या आणि त्या वाटाघाटीत पोथी न वाचलेल्या वाटाघाटी झाल्या म्हणून त्या पोथीला सोडून दिल्यानंतर जितक्या वाटाघाटी झाल्या त्याच्या घाटा आपला वाटा त्यांचा आणि कोत्या बाजून ज्या वेळा वाटाघाटी झाल्या त्यावेळा घाटा सुत्र आणि वाटा आपला अशा वाटाघाटी झाल्या आपले इथले एक दुर्दैवी वाटाघाट त्या साली झाली आणि त्याच्यामध्ये आपले पंतप्रधान गेले आणि त्यांच्या कोण होत संरक्षणाला संरक्षण मंत्री आणि दुसरा ग्रहमंत्री गृहमंत्री संरक्षण मंत्री असणारा मुख्यमंत्री मरतो हे घडलो प्रत्यक्ष असच तिथे नंदिकेश्वर आहे श्रिंगी आहे भ्रिंगी आहे पुष्पदंत आहे किरीट आहे एका अपेक्षा आणि मालकी नारदानी सांगितलं म्हणून कळ यांना कळच नाही ते आले उपरव्याप करत तिकडून जोरात आले आणि सांगितलं काय करता रे ते पारा करता म्हणजे काय करता अरे जिच्या करता आला ती संपली नंदिकेश तिकडे पलीकडे जाणार सारखी आता त्रिभुवाच कोणी सापडायची नाही जिला पतीची थोडी बहुत निंदा सहन झाली नाही आणि जिला त्रिणपत राहिली तर मपू वाळेल्या गवता सारखी जळून गेली धान्यसाठी हाड पण जागे झाले चढली हे बाकीचे सेनापती सैन्योले नाही पण एकदम क्षणात सगळी ताकदच इतके नाराज झाले ना की अंत पार राहिला नाही आणि प्रार्थना केली प्रभू मी आतापर्यंत मला जो सर्व सत्ताधारी विग्रराज याला सोडून स्वतःला समजलो सर्व सत्ताधारी विश्वनाथ समजलो मी मी अनादिद्ध परमेश्वर महेश्वर म्हणून घेतलो आणि माझी बायको मला न सांगता जाते काय जरते काय मरते काय आणि मी विश्वनाथ कशाचा मग प्रार्थना झाली प्रार्थनेने परमात्मा प्रसन्न झाले प्रसन्न होऊन म्हणतात तुम्हाला तुमच्या आनकाराचा झटका बसला आता शुद्धी तुम्ही शुद्धीवर आला आजपासून आमचं पौरुषत्व तुमच्या मध्ये राहत आणि तुम्ही सदा सर्वदा अधिकार संपन्न असो आता तुम्हाला तुमच्या अधिकारामध्ये कर्दी गवनत्व यायच नाही असे अद्भुत वरदान मिळाले आणि भगवान शंकर प्रसन्न झाले संपन्न झाले आहे त्याच्यामध्ये त्या बायकोच्या विराचा झटका इतका मोठा त्या जमिनीवर डोकं आपटलं ते जटा आस्थालन केलं म्हणे ते शब्द वापरले की बरं वाटते पण बर सामान्य माणूस असंच करतो पण त्यानं ओळखा आपटलं की त्याला आपण डोकं आपटलं ओळखा आपटलं म्हणतो आणि यांनी डोकं आपटलं म्हणजे त्याला आपट जटा आस्थालन केलं क्रिया एकच मोठ्याने शब्द वापरले की क्रियेचे अर्थ काही बदलत नाही पण क्रियेचं वैभव बदलत यांनी बायकोच्या विरहामध्ये डोका पटल आता त्या मोठ्याच्या प्रत्येकच क्रियेच कर्म सगळं मोठं असत त्याच्यातून एक भयानक रुद्र प्रकट झाला आणि त्या रुद्राला अज्ञा सुटली आणि सैन्य गेलोच आहे तू त्यांचा प्रमुख म्हणून जा आणि दक्षयाज विध्वस अज्ञा सुटलीच होती परमात्मा शंकरासारखं स्वरूप होतो ते पंचवक्त्र दशभुज होते अति चिडलेले होते यांचं नाव वीरभद्र असं ठेवणे वीरभद्र आल्याबरोबर मोठा तहास गेला सर सगळं सैन्य तयारच होत दक्ष विध्वंस विध्वंसाच्या आज्ञेला अमल व्हायला किती वेळ लागतो काही मंडप तयार करायला वेळ लागतो मोडायला काय वेळ क्षणात होत की नव्हतं करून टाकत यज्ञ कुंड मोडून टाकले यज्ञ मोडले नाना प्रकारच्या लोकाला नाना प्रकारचे त्रास झाले कुणाचे डोळे फुटले कुणाचे दात तुटले कुणाचं मस्त त्या हमरकुंडामध्ये फेकून दिलं सगळे देव हा हाकार करत कैलासा राची प्रार्थना झाली आशुतोष भगवान शंकराचं नाव आहे आशुतोष लवकर प्रसन्न होतात दोनच देव लवकर प्रसन्न होतात भगवान गणेशाचं नाव आहे आशा पूरक किंवा दुसरं नाव आहे क्षिप्र लवकर प्रसन्न होणारा देव असेल तर गणेश म्हणून त्याचं नाव क्षिप्र दुसरा लवकर प्रसन्न होणारा असेल तर आवतोष लवकर म्हणजे पाच दहा हजार वर्षात इतर देवांना जे पन्नास वर्ष लागतात ते यांना पाच दहा हजार हे प्रसन्न होतात म्हणून यांचं नाव आशुतोष भगवान शंकर विसरून गेले आपलं स्वतःच दुःख परिपाल म्हणून काय झालं काय महाराज विनाश झाला हातात हात्याला घेऊन बसतो ते काय फोटो काढायला बसतो मूर्खांना रात्र किंवा जो माझ्या हातात असतो तो काही तुम्ही काही उन्हाद करावा आणि आम्ही आपलं गप चूप भाग भात बसावं ह्याच्याकरता असतात काय पुनश्च त्या देवतेने स्तुती केल्या नाना के प्रकारे स्तुती केली काय पाहिजे काय पाहिजे महाराज सगळं पूर्ववत झालं पाहिजे यज्ञ झाला पाहिजे दक्षम येल आता असं करा आमचं काहीतरी वैभव शिल्लक राहिलं पाहिजे तुमचं काम झालं पाहिजे या पुष नावाच्या देवाचे दात पडले याला पिष्टभोग करून टाकायला दुसरे डोळे बसवा अशी आज्ञा मिळ कोणाला लाकडी कोणाला आयस म्हणजे लोखंडी असे हात पाय बसवण्यात आले या माणसाच्या शरीरावर इतरांच्या अवयवाच एकत्रीकरण करण कलमा करण ही सगळ्यात पहिली कल्पना या दक्षाच्या यज्ञात निघाली कि डोळा फुटला असेल तर कोणाचा तरी डोळा आणा आणि बसवा हात फुटला असेल तर कोणाचा तरी हात आणा बसवा किंवा लाकडी बसवा किंवा प्लास्टिकचा बसवा लोखंडाचा बसवा या कल्पना या दक्ष प्रजापतीच्या यज्ञात निघाल्या एकूण माणूस सतरा नव्या बसवा पण जिवंत ठेवा आणि दक्ष प्रजापतीच्या मस्तकाचा पत्ता नाही म्हणून त्या भ्रंगीला सांगण्यात आलं जे काही पहिलं दिसेल ते मा आणि त्याचं मस्तक आण तू बोकळा पहिला दिसला त्याला मालकच गेला ते बोकडं तोच राहिलं बिचार तिथपर्यंत आलाच नाही त्या भृंगीनं आत्म्या जे पहिले तुझी नजर जाईल ते आण त्याने त्या बोकड्याचं मस्तक आणलं भरते चिवंत हो दक्षक प्रजापती उठलय आणि अंतय लललाल जी शिवस्तुती केली या शिवस्तुतीने अंतकाली त्यांच्या तोंडातून तो लललाल लाल असे शब्द निघाले तेव्हापासून ती पद्धत पडली की शंकराच्या मंदिरात गेलो आणि परमात्मा शंकराला नमस्कार केला की के आपल्या हाताने आपले गाल वाजवायचे ते डमरू वाजले पाहिजे किंवा बोकड्यासारखा आवाज निघाला पाहिजे म्हणजे शंकर लवकर प्रसन्न होतात आशे देवाला नमस्कार कसा करावा, कसाईत भगवान गणेशाला नमस्कार दोनी कान कर भावने झरती करू ना उठू नए <laughs> परंतु गणेश करायचा असेल तर असा करावा एकदम काय होतात मोरग्याला इकडून जायला कोणी तिकडून लावते इकडून शंभूर लागते तिकडून शंभूर लागते असं असं भेटत असते देवाला किती गदर आणि कुठला खापट त्याला त्याला तो तोंड लावतो त्याला गाल लावतो काय काय पागटपणाच्या भरात करतील याचा काही नियम नाही म्हणून असू नये अतिव शुद्ध असतात अतिव शुद्ध अतीव पवित्र मनुष्य स्ना करून आला आणि नटून दटू, तटून आला तरी त्या माणसाच्या शरीराचा त्या प्रभूला दुर्गंध देतो म्हणून कनिका जनुषम प्रभुल असे काही मंत्र आहेत हे मनुष्य दुर्गंध निवारणा करता हे मंत्र आहेत आता तिथं त्या पाट्यावर बसून तोंडात तंबाखू जर फुपू फुकू करत तिथं तो गोर्या काय दगड काय करून आपण करतो तो सदाचारापेक्षा अनाचारच जास्त करतो आणि अनाचार इतका करतो कि त्या अनाचाराची मणकी एकदम तयार करून ठेवतो आणि ती मणकी मोजण्याकरता पुण्याचे तिळ तिळ तिळ तिळ त्यामध्ये टाकत राहतो एका बाजूला गप्पन एक मनबराचा दगड ठेवला आणि दुसऱ्या बाजूला चतुर्थीला दोन प्रदक्षिणा करून आला पुन्हा काट्याकडे पाय लागला पण इकडे काय करून ठेवलंय तितकं जेव्हा वजनाचं पुण्य करतील तो काटा बरोबर येईल ना तोपर्यंत कसा लोक ओरडतात आम्ही शंभर पाया गणेश कुंडार स्नान करतो पन्नास पायावर डोका पडतो काही नाही म्हणजे ठेवायला नको अशी सत्ता या लग्न वैदवाजवळ आहे आणि ते काही न वापरता तुम्हाला सुखाने जगू देतात हेच भाक्य समजा परंतु ते समजत नाही पुन्हा परंतु त्याच्याशी पर मांडणे आपण जाण्याच्या आपली यादी जाते आणि मग आपण जातो आणि ती आधी इतकी लंबी चवडी असते माझं लग्न होऊ दे बायको तिकडूनच प्लॅट घेऊनही होते तिला लवकर मुलगा होऊ दे तो ग्रॅज्युएट होते आणि या सगळ्याच्या मोबदल्या तू तिथं काय ठेवणार तर पाच पैशानी एक खेळ <laughs> पाच पैशाने एका खेळात इतकं मुलगा यांच्या दुकानात राहा आणि पाच पैशाने खेळ द्या आणि सांगा शेठजी वा काय प्रतिम काय दुकान आहे काय धंदले एक गोंधळ काजू द्याने फरक पडतो तर त्याच्याकडे असा फरक पडला तर आश्चर्य काय पण एक लंबी चवढी यादी द्यायची हा याच्या प्रकृतीने जायचा याचा देऊळ उघड असताना नाही जायचा याला वेळ मिळाली तेव्हा जायचा याला गाडी दिली म्हणून देवळाची एक पायरी पाण्याचा तर राहिलं अलीकडे उतरलो याला झालो चालण्याची टाका कुठे मग याच्या पायरीचा ठोस बसायचा देवाच्या पायरीचा दगड निघायचा आणि मग हा दगड कसा तरी वरते जायचा दोन चार जणांनी धरून गेला तर आणि याने मागायचं इतकं आणि द्यायचं काय काही नाही कसं मिळेल म्हणून भगवान शंकर प्रसन्न व्हायचे असतील तर या प्रकारचा नमस्कार केला पाहिजे गणेश प्रसन्न व्हायचा असतील तर या प्रकारचा भगवान विष्णूला नमस्कार करायचा असेल दोन्ही हात मागे करायचे आणि जमिनीवर डोकं टेकवायचं गुडघे टेकून बसून नमस्कार करायचे भगवान सूर्याला करायचं असेल करायचं आठच्या आठ जमिनीला लागले पाहिजेत हा सूर्याच्या नमस्काराचा प्रकार मा साहेबांना नमस्कार करायचं असेल तर दोन्ही हात लंबे केले पाहिजेत आणि मग पूर्ण दंडवत पडला पाहिजे हे जगदंबेला नमस्कार करण्याचा प्रकार असे प्रत्येक देवाला नमस्कार कसे करावेत याची सुद्धा काही एक तारा परम्त्मा प्रसन्न हो तो अशा गणेशा नमस्कार करने पद्धत का। ती है आज आज तू का अपटे तीन दट आवाजे काम काना हाथ ही लगे नुसतं ऍक्टिंग करतो आणि त्याच्या कृपयाची अभिलाषा म्हणत असेल मला बुद्धीपती म्हणतात तू मला काही निर्बुद्ध समजला आपली तरा म्हणून आपल्याला का मिळत नाही असा इथला पहिला आमच्यावर यंदाचा प्रश्न आहे किंवा आम्ही इतकं करतो इतकं करतो म्हणजे बाप्य नाही आणि तरी तो तुमच्याकडे वाईट पाहत नाही हा त्याचाच मोठेपणा कशाच काही घरी तरी आपण जाऊ शकतो काही नाही परंतु तो आहे कृपया विचित्र दयासागर आहे म्हणून माणूस जगत असतो नाही माणूस किती अन्याय करतो हे माणसाचं माणसालाच नाही भगवान ज्या वेळेला आशुतोष प्रसन्न झाले निर्णा देवाचे निर्णा अवयव मिळाले दक्षक प्रजापती जिवंत झाले ते दक्षक प्रजापती जिवंत झाले परंतु सगळे निर्बुद्ध झाले सगळं मस्तकातलं निघूनच केलं मेंदूच दुसऱ्या मेंदूवर तितके संस्कार होतील तेव्हा कुठे त्याला महत्व यायच त्याच्यामुळे नुसतं परमात्मा शंकराकडे पाहतात प्रसन्न झाले जाऊ देत इतकी शिक्षा पुढे झाली मनुष्य मस्तकी हो ते बकऱ्याचं मस्तक बदललं आणि त्यांच्या नुसत्या संकल्प मात्र मनुष्य मस्तकी जशाला तसे पहिल्यासारखे झाले पण बुद्धी आली नाही अनेक प्रकारचे योगी महर्षी सगळे भेटले पण काही फायदा झाला नाही केव्हा तरी यंत्रित शेनी भगवान महर्षी मुद्गल भेटले आणि त्यांना पाहिल्याबरोबर एकदम याला वाटलो आपल्या हाताने फार मोठा अन्याय झाला भगवान शंकराचा आपण अतिद्वेष केला त्याचा हा दुष्परिणाम झाला यांनी मुदगलाला सांगितलं आतापर्यंत मला काही थोडे माणसं भेटायला आले का मला हे असं कधीच पाहून वाटलं नाही कृपा करा तेरा ओमस्तस्मय गणेशाय ब्रम्हिती प्रदा नाम विघ्न सागर शोषणे ध्या स्थिरेन चित्तेन गणेशम सर्व बुद्धिप्रकाशक पूर्ण योगिनां हृदय संस्थित स्वानंदेशंगणशान महावाक्यस्वूपिण तत्मस्याकृतीधर सिद्धिबुद्धियुतं भजे सिंदूरोद्दूलिताम तिलक विलसित चारुगौरांगरागम गाणेशाक्षांद द स्मितमुखकमलमुराब भव्यहुतीपरमलम शुद्ध काशाय वस्त्र योगींद्रं श्रीगणेशं परमगुरुव गाणपाचार्यमि मंगलमूर्ती मूरजा श्रीमद्गिरीजा सुत योगेंद्राचार्यस्वामी महाराध की जय श्रीमद्गणेश योगेंद्राचार्यस्वामी महाराध की जय श्रीमदंकुशधारी सद्गुरो योगेंद्र महाराज की जय श्रीमदेरगुरो योगेंद्र महाराज की जय श्री नगन भैरवराज महाराज घी जय श्री संत श्रेष्ठ मुरया भोसावी महाराज घी जय भगवान महर्षी मुद्गल दक्ष प्रजापतीला गणेश चरित्र सांगताना मुद्गल पुराणाच्या प्रथमखंडाचा विचार सांगतात या प्रथमखंडामध्ये भगवंताचं वक्रतुंड नावाचं चरित्र आलेलेलं आहे या चरित्राला अनुसरून असणारा कथाबाग सगड़ा सर्वप्रथम मर्षी मुद्दल राजा दक्षाला तू आधी जीवन समझा जो कोणी प्रचारक, जो हरदास की कोई है क्या जनते है आचरण कस आव हा को कपेक्षा समाजा आणि असं स्वत काहीच वागायचं नाही ठरवल्यानंतर कितीही अप्रतिम अभ्यास केलेला असला आणि कितीही चांगला वक्ता असला तरी त्याचा समाजावर का आई छाप उमटत नाही जो म्हणतात ते काही नाही बोलण्यापुरतच आहे प्रत्यक्ष मध्ये पाहिलं आहे नाही बोला आचार नाही विचार नाही काही नाही काही नाही म्हणजे समाजावर त्याचा छाप उमटत नाही याकरता आधी काहीतरी केलेलं असलं पाहिजे म्हणून स्वतः महर्षी मुदगल आपला परिचय पहले देता। कुण तुला ना, आधी जीवन स्वत आ आ बरा महाराज कि आणि मग कळलं की नाही हो तो काही बरा नव्हता एक ग्रस्त एका ग्रस्ताचा फोटो तीस वर्ष खिशात ठेवून लागत होता त्याच्यावर त्याची मोठी श्रद्धा काय तडा गेला भगवान जडे यांनी आमच्या समोर तो फोटो हडून बिडून पार फेटून मोकळा झाला आज म्हणे याने माझा भयंकर विश्वासघात केला काय केला विश्वासघात ज्याचा फोटो होता तो इथं सुद्धा नाही तो इथून कितीतरी महिलावर आहे आणि त्याने तुझा विश्वासघात काय केला त्यामुळे कालच्या पेपरची बातमी ऐकल्या का तुम्ही सगळ्या तुला कुणी सांगितलं होतं की त्याला समजून न घेता गुरु कर आणि इतके दिवस त्याचा फोटो ठेव तीस वर्षे जो माणूस करायचा तो एका क्षणात नाहीचा करून टाकायचा हा काही शानपणा आधी गुरु कोण आहे त्याचा स्वतःचा वागण्याचा दृष्टिकोन काय आहे हे सगळा साधकाच्या समोर असावा आणि मग साधकाने त्याच्यावर विश्वास ठेवावा याकरता महर्षी मुदगल म्हणतात राजन अंगिरा नावाचे एक भगवान ब्र ब्रह्माजीचे मानस पुत्र आहेत त्याच्या मानस पुत्रामध्ये पुत्रा महर्षी अंगिराचा एक नंबर आहे या अंगिरा महाराजांचा एक आश्रम आहे कोणत्याही ऋषी कुठेतरी राहतो अनेक ऋषीचे हिंदुस्थान भर अनेक आश्रम आहेत त्यामुळं पुष्कळांची एक अद्याप गैरसमज होत की हा एक ऋषी इतक्या ठिकाणी कसा काय त्यात आश्चर्य काय दीर्घजीवी माणसं आहेत भारतभर भ्रमण करण्याची खुशी आहे फिरतायत ज्या ठिकाणी फिरतायत लढ लागली राहिले राहिले की चार शिष्य तयार केले चार ठिकाणी गुरुकुल निर्माण केलं त्या के ती ती ती ती चा चा ती ती त्या ठिकाणचा आणि मग तिथल्या लोकांनी ती महाराज ती व्यक्ती तिथे राहत असताना त्यांच्या आश्रमाचा जर काही तिथे बोलबाला झाला तर चमत्कार वाटण्यासारखं काय म्हणून रात्री वशिष्ठ जमदग्नी पराशर गौतम यांचे किती आश्रम आहेत आणि हिंदुस्ता अंधार आण पसरले आहे त्याच्यामुळे असं कोणी समजायची गरज नाही कि हा अमुख ठिकाणचा आश्रम खरा आहे आणि दुसऱ्या ठिकाणचा खोटा आहे असं काही नसतं जिथे जिथे ते ऋषी राहिले तिथे त्यांनी आपले आश्रम बांधले आणि तिथल्या लोकांनी त्यांच्या नावाने ते, ते प्रसिद्धीला आणले अशा तंत्रामध्ये महर्षी अंगिरा एका दिव्य आश्रमामध्ये राहत होते कोणताही मोठा ऋषी राजधानीच्या जवळ जरी असला तरी प्रत्यक्ष राजधानी राहत नव्हतं भगवान महर्षि अयोध्या नदी ऐसी दुसर भागा आश्रम बनले सम्राटाला गरज भ्राट्रमा जाऊपड़ी बसूर काय घ्यायचा तो उपदेश घेत असेल जेव्हा केव्हा राजकारणाच कार्य असेल तेव्हा यांच राजाच वाटत हे संस्थांचा म्हणजे राज्याचा एक पैसा घेत नसत त्याच्यामुळं राजावर यांचं वजन राहत असेल आणि मग राजा यांच्या आज्ञेला उल्लंघन करू शकत नव्हता आजकाल राजाला आज काल राज विकले जो तत्वज्ञा कि साधु होता वशि साधु न सरकार होते आज्ञा मुखट होते मालिका दाखन चलिए है प्रत्येक रविवार दाख चाणक्य चल बै प्रकरण महाराज जावेला एका राजाला भेटने करता तो हून मगे लगला सीआईडी संगनेता पंतप्रधान मगधा चाहता पंतप्रधान तो राहत अच्छी कट्टेवाला महालाह मंत्र तो मंत्री जोपड़ी कसा महामंत्री पंती होती ती पंती दुसरी पंती लंती विजुन ट बसनेकर आसन दिल आसनाच होते बसा त्याला त्या आसनावर बरोबर बसता येईना ते तिकडे बसल सर की इकडून ते आसनवरती उचलय समोर थोडसर सरकला की मागावून उचल ते कातड कुखं आणलं होतं त्याला काही ते चपकल त्याच्यावर बसता येईल सहज विचारलं एक तर तुम्ही मला हे बसण्याचं आसन असं दिलं हे एक चमत्कार आहे आणि दुसरं म्हणजे ते एक पण ती विजवली काय दुसरी लावली काय इथे प्रकाशात कोणता फरक पडला काय झालं राजा तू कोण आहेस याची मला कल्पना आहे तुकाला का याची मला कल्पना आहे तुला आमच्या देशामध्ये येऊन बसायचं आहे आम्ही तुला आसन कस दिलंय जर तुझ्या लक्षात आलं असेल तर आमचा उद्देश सफल झाला असं तू समज तुला आमच्यासारखा मांडी घालून बसता येणार नाही तू बसला की आसन पुढून उचले पुढे सरकला तर मागून उचले म्हणजे आम्ही तुला इथं सुखानं बसवू देणार नाही या देशामध्ये आता तुझा दुसरा प्रश्न आहे एक पंटी विजवलीन दुसरी लावली म्हणजे का त्याचे उत्तर या पहिल्या पंटीतलं तेल राष्ट्राचं आहे हे सरकारी तेल होत मी आता सरकारी काम करत बसलो होतो म्हणून मी ते सरकारच तेल वापरत होतो आता तुझ्याशी जे बोलणं चाललंय हे खासगी आहे मी याला सरकारचं तेल का वापरायचं कुणीकडे हा महामंत्री कुणीकडे याची विचारधारा आणि लाखो रुपये इलेक्ट्रिकच बिल बुडवणारे कस होता येणार या आणि यांच्या नीतीला लोक कस ऐकणार का म्हणून यांच्यावर विश्वास ठेवणार एवढा प्रचंड फरक आहे वास्तविक काही एक पैशाचं सुद्धा नुकसान झालं नसतं परंतु खाजगी बोलताना राष्ट्राची संपत्ती का वापरायची हे विचार थारा असे होते ऋषी मुनी आणि त्यांच्या तंत्रामधलं हे राष्ट्र आहे म्हणून आतापर्यंत टिकलं किती आक्रमण आले आपल्यावर आणि आपण पुन्हा आपल्या मुवचन करतोच हे कोणाही राष्ट्राने सहन केलं नाही हिंदुस्थान शिवाय हे इथलीच धारणा आहे याच्याशिवाय दुसऱ्याला हे करता येत नाही अशा तंत्रामध्ये ज्या वेळेला कार्यक्रम चालू असतो त्यावेळेला या सम्राटासारखे लोक वशिष्ठासारख्यांच्या मागे लागतात अशी या ऋषींची पूर्वी वागण्याची पद्धत घेता फिरता आले आहेत कधीतरी या अंगिरा महाराजांनी फार मोठी तपश्चर्या केली आहे भगवान गणेश प्रसन्न झाले आहेत आणि सांगतात मूर्तीमान आम्हीच मनुष्य वेश धारण करून धर्माचा प्रचार करण्याकरता तुझ्या वंशामध्ये जन्माला येणार आहो परमात्माच्या हातामध्ये जे हत्यार आहेत त्यातला एक मुदगल नावाचा हत्याराचा प्रकार भगवंतवर मानवी वेष धारण करत या अंगिराच्या आश्रमामध्ये टाकला अंगिराच्या आश्रमामध्ये प्रभूचा तो मुदगल पडला आणि त्याच्यातून एका दिव्य मानवी आविष्काराचा प्रादुर्भाव झाला एक मनुष्य अंगिरा प्राथमिक सगळे जन्मा ला न मुद्गल सोलह संस्कारा, संस्कारा बनले होता हाथ सोला संस्कारा जेमतेम दौन संस्कार शिल्लक ते ते है नाइलाजे बुन अशक्य मनु परंतु ते जसे पोथीत लिहिले तसे नाही पण जेम तेम आहेत करावं लागत हा नाईलाच असल्यामुळं विवाह नावाचा एक संस्कार कोणीही पद्धतीत असो पण शिल्लक आहे निदान नुसतं हार घालून असो रजिस्टर लग्न करून असो कसाही असो पण शिल्लक आहे त्याचं सगळं बाकीच कशाच करता लोकांना गडबड होत नाही आधीच ब्राह्मण आणि त्याला सांगण्याचे बो जरा लवकर आखपा कुंडाळा मंत्र ज्याच्या मुळे संस्कार व्हायचा ते मंत्र लवकर आखपा आणि ज्याच्यामुळं काहीच फायदा व्हायचा नाही ते फोटो पुष्कळ वेळ काढत असा काय? काय का तरी, का का तरी प्रकार चा शिल आए दुसरा अपरिहार जो है कि प्रेम कड़का आला तरी घरता नहीं मेले का मानूस उचल आवश्यक है हे दोन संस्कार फक्त कसे असो पण आहेत करावं लागतं कारण बाकी जगायचं असतं आणि हा तसा घरात पडलेला काही परवडत नाही म्हणून उचलायचा कोणीच उचलत नाही मूर्त्या करता मूर्द्याला कोणी उचलत नाही याचा मुर्दा पडू नये पुन्हा म्हणून त्याला उचलतात असा तो एक संस्कार जेम तेम आहे बाकीचे चौदा तर सगळे पोथित गेले त्याच नाम निशान राहिलं नाही ब्राह्मणांच्या घरामध्ये थोडा बहुत वशिष्ठ विश्वामित्र सोडून द्या पण तत्वज्ञान जे लोकांना सुलभ भाषेत सांगतात आणि ज्यांची भाषा शैली फार चांगली म्हणून गाजली आहे असे जे नव्या तंत्रातले वक्ते त्यामध्ये सावरकर काय म्हणतात ते आहे का आईच्या खुशी करता पोराच्या केसाला धक्का न लागता वाजत गाजत बापाची हजामत म्हणजे पोराची उंच ही मुंजीची आजची व्याख्या आहे हिला नटायला मिळालं पाहिजे पाच साऱ्या बदलायला मिळाल्या पाहिजेत आणि पोराचे केस काढले की त्याचं सौंदर्य बिघडते म्हणजे पोराच्या केसान सौंदर्य बिघडते आणि पोरीचे के बापकट केले म्हणजे सौंदर्य बागते पण आहे ते अजबच समजुती आहेत काहीतरी आणि ती कोणीतरी एक घरातला म्हातारा येतो म्हातारी येते कोणीतरी आस्त श्रेष्ठ घरात बाबा ते सगळे एकदाचं ते आपलं सोडमुंज बिडमुंज सगळेच करा त्या दिवशी त्या कार्याची संध्याकाळची संध्या सुद्धा झाली नाही द्वादश वर्ष आणि वेद ग्रहणांत ब्रह्मचर्या वर्ष किंवा एका वेदाचा अभ्यास होईपर्यंत त्यांनी ब्रह्मचार्य करावं त्यांनी दोन्ही वेळची संध्या करावी त्यांनी अग्निहोत्र यावं त्यांनी रोज अग्निमध्यरायची असते हे लागली जाक्षदा मुंजीच्या फेकल्या बरोबर तिथल्या तिथं सोडबुंज नसते पण ब्राह्मणे समजून जातो किती शाळे आहेत घरात तसं करा एकदा खरका अर्जिन हा दोन चार पंच हाणा एकदा वीस ना, म्हणजे सोडमुंज झाली म्हणून समजू काय समजू का। काय मुंची सोडमुंज काय व्हायचे पण हे सगळ्या घरात झालं आणि ती बाई किंवा बो त्या घरातला प्रमुख समजते स्वतः आला आणि तिला तितकं समजत किंवा त्याला तितकं समजत तितकं दुसऱ्याला समजत नाही तुला माहित नाही ते एकदाच करून घ्या पुन्हा पुरे ते माग कोर तसं राह नको तसं म्हणजे कस पण कोण कुणाकडे बाहेर बसते काय कशा करता चाललंय कुठं माहित आणि गायत्री मंत्रासारखा मंत्र याला स्वतःला येत नाही तर तुम्हीच सांगा गायत्री मंत्र बुवाना सांगायचा असतो का तो बापानी सांगायचा मंत्र आहे पण बापाला येत असेल तर की नाही याच्याही बापाला येत होता तर याला कुठला येणार असं या मुंजीचा काहीतरी पोरखेळ झाला आहे म्हणून हे तीन संस्कार निदान नावापुरते तरी शिल्लक आहेत बाकीचे तेरा तर सगळे पोटीत गेले त्याचा तर पत्ताही नाही कुठं काय आहे काय नाही असे पूर्वी आपण सोहळा संस्कार करत होतो आणि या संस्काराच्या माध्यमातून जातकर्म मा नामकरण निष्क्रम इत्यादी सगळं त्या ऋषी महाराजांनी या महर्षी मुदगल यांचं केलं कारण आता याला मानवी स्वरूप मानवी स्वरूप आल्याबरोबर इथले सगळे संस्कार करणं आवश्यक झालं आणि यांचं नाव मुदगल असं ठेवण्यात आलं नाना प्रकारचे अनुष्ठान केले नाना प्रकारचे आणि पुढे एक विचित्र अनुष्ठान केलं प्रत्येक द्वादशी लागू 15 दिवस उपवास उ जीवन जगा शेता मध्य धान्य खड़ा जमीनी फटा पड़ती राान्य वेचु आना चो साफसू कर अपनी उपजीविका कराईच्छ वृत्ति बनता असं पंधरा दिवसात एकदा स्वयंपाक करू जेवायचं असा स्वयंपाक तयार झाला नैवेद्य विश्वदेव झाला आता जेवायला बसायचं इतक्यात एक अतिथी आली ज्यांची तिथी ठरलेली नसते त्याला अतिथी म्हणतात मुद्दाम ज्यांना आमंत्रण सांगितले त्याला अतिथी म्हणायचं नाही तो पाहुणा झाला तो सांगितलेला दा ब्राह्मण झाला त्याला अतिथी नाही म्हणायचं परंतु वेळेवर आलाय आणि तो, आला तो येण्याची काही कल्पना नाही अशा माणसाला भूक लागली आहे त्याला खाऊ घ्यायचं आणि मग आपण खायचं ही भारतीय संस्कृती आहे म्हणून अतिथी आला की यांना ब्रह्मा आनंद होतच आहे आज एकदम त्याच्या उलट झालाय अकस्मात कोणी आला की दार लावून ठेवतो घरचाच मालक तसा मालकी तशी मग सगळ्याचा आनंदी आनंद आणि आता अतिथी येण्याची सोय राहिली नाही कशाचाच कशाला शुद्धता राहिली नाही राहिलं नाही काही नाही काही नाही जेवणही बदलून गेलं सगळं बिघडलं सुशिक्षितांच्या घरी जास्त झालं आणि त्यातल्या त्या दुर्दैवानं ब्राह्मणाकडे जास्त झालं अनाचार ब्राह्मण जास्त करू लागला इतरांपेक्षा ही वस्तुस्थिती आहे आता मी ब्राह्मण असल्यामुळं ब्राह्मणाला बोलायला मला काही हरकत नाही परंतु आहे ते असा ब्राह्मण बिघडल्याशिवाय दुसरा कोणही बिघडत नाही आणि ब्राह्मण दुरुस्त झाला तर दुनिया दुरुस्त होतय पण ब्राह्मणच दुरुस्त होण्याच्या मागे नाही तर बाकीच्या अधिकार का काय आणि कशा करता त्यांच्याकडून अपेक्षा करायच्या याच्या घरामध्ये सुशिक्षितपणा काय आला ते टेबलावरच दरिद्री जेवण आलं कुत्र्यासारखे चार एका जागी जपतात चार बाजूला चार खुर्च्या टाकायच्या सगळं शिजवलेलं मध्ये ठेवायचं आणि ज्याला जे लागल ते त्याला आपल्या हाताने घ्यायचे काय अनाच्या असं जत असते ते सगळ बाजल एका माणसानी दुसऱ्या माणसाच्या जेवताना त्याच्या ताटाला स्पर्श केला की याच्या हातातलं अन्न सगळं बाटल काय माहीत सुद्धा नाही अशी परिस्थिती आली पोरगी आपल्या हाताने घेते पोरगाई आपल्या हाताने घेते सुंदरी आपल्या हाताने घेते सासराई आपल्या हाताने घेते आणि सगळे जण जे वाढलं ते चाटायला सुरुवात करतात एका काही माणसाचं जेवण आहे हे ब्राह्मणाचं जेवण आहे मीठ वाढलं चाट चटणी वाढली चाट तरी खात असे राहू लागले नाही म्हणजे लोटच कसं झालं हे चालू खात असते जेवण्याची काही पद्धत आहे सगळं वाढल्यावर परमात्माला समर्पण करायचो भगवान जेवून गेले अशी कल्पना करून त्याचा प्रसाद उरलाय असं समजून खायच आणि भाग्यता न बोलता जेवायचं खुमखुमी बोलायची तर आनंद आनंद करायचे किंवा कोणत्या देवावर प्रेम असेल त्याच नाव घ्यायचे काही नाही तो, तो एका महामंत्र असतो हे काय आणि हा ओरडतो याच्यात मीठ किती धाडू याच्यात चटणी किती आहे आता तिने काही खाल्लंय पण हा रोज रोज कटकट करतो मग ती भजत धरतात धरताय खाऊन पाहते पुढे नवरा ओरडता त्याच्यापेक्षा आधीच राहायला काय हरकत असं कुठे असतंय मरी ही पया असे असे केसे खाजवते कणिक भिजलेल्या हाताने हरकत्याच हातान उरलेली कणिक त्या डब्यात परत टाकतात ब्राह्मणाच्या बाया इतरच्या तो उडूनच ज्या काय करत असतील ती तर भटब झाले पण ब्राह्मणाशिवाय दुसरीकडे जायचं काम पडत आ, कसे रंगी चार दिवस बसायचं नाही सगळ्या घरात लागला सगळ्या वस्तूला हात लावला सगळं पाटलं खाता खाय मग काही जण मुंबईला येऊन विचारतात बुवा तुम्ही सांगता फार जोरात पण कुठं बसायचं आम्हाला उभं राहायला जागा नाही आता ती काही माझी अडचण आहे खरं काय मी बांधून दिले त्यांना अरे असं काय करावं काय पण असं काहीतरी विचित्र आहे त्याच्यामुळं जोपर्यंत आचार विचार चांगला नाही तोपर्यंत पुढच्या काहीच कोणत्याच गोष्टी चांगल्या नाही मग किती शान असत फायदा काय त्या शहाणपणाचा ज्याला वागता येत आचार करता येत नाही त्याच्याबद्दल त्याची काय किंमत आहे काय किंमत नाही या तंत्राप्रमाणे काही संस्कार आणि गणित असणारे मारशी मुद्ग त्या गंगेरा महाराजांच्या जवळ आले आणि सांगितलं भगवत मला तत्वज्ञान कसं कळेल मी नाना प्रकारचा भूमिका करून पाहिल्या पण काही समाधान होत नाही त्यांनी हा मार्ग सांगितला की पंधरा दिवसात एकदा जेवत जा आणि मग भगवत चिंतन करत बसत जा चुरू यांच्या जेवायच्या वेळा एक अतिथी महाराज आले त्यांचं वा काय आनंद आहे कसा अतिथी असा आजप सापडला की त्याने यानं शिजवलेलं सगळं खाऊन टाकलं काही शिल्लक नाही याने विचार केला आता पुन्हा केव्हा वेचायला जायचो, ते केव्हा साफसूप करणार ते केव्हा स्वयंपाक कोना, हे दुसऱ्या द्वादशी पर्यंत उपाशी पंधरा दिवसानंतर करू आता द्वादशीला करू पुढच्या जेवणात जाऊ द्या एवम षटवार माय अस सहा वेळ झालो यांनी द्वादशीला तयार करून ठेवायचं जे वेळेला बसायचे वेळेला त्यांनी सांगायचं भिक्षांत येईल सगळं खाऊ घालायचं आणि ते उरलं अंगाला घ्यायचंय आणि चांगले उड्या मारत यांना अति आनंद व्हायचा क्या सर्वांना भोग असणारा परमात्मा कोण्या तरी येतो मी काय तरी माणूस मी त्याला काय चांगलं खाऊ घालणार पण माझ्याकडे आहे ते मी त्याला देतो तो प्रेमाने खातो आणि बिचारा जातो हे त्याच्या बुद्धी मध्ये शिरून पाहतात काय चाललंय अरे वेळेवर आला या अर्धा माझ्याच कपातला नवीन करणं तर नाहीच यानच आधी बोल घेतलेला सगळं गोष्ट झालेलो त्याच्यातला अर्धा त्याला हे तसाच बस तुम्ही म्हणता आणा अरे सगळा सगळाच आणा जा असं काहीतरी आजचं तंत्र झालेलं आहे आणि त्यामुळं फळ फार लांब गेलाय कुठल्या कुठे सहा वेळ झाल्यानंतर काय होतो हे आपण एकदा पूर्वी अनुभवलं आहे कमाल करून टाकली आणि ते एकदम ते रूप बदलल्या गेलो तो जो उन्नत किशाच्या का काहीतरी दिसत होता ते बदललो आणि भगवान अत्री नंदन महाराज दुर्वास त्या ठिकाणी प्रगट झाले यांच्या आनंदाला पारा वाह नाही येत होती रोज असेल यांची कृपा म्हणजे किती अद्भुत कृपा मारशी दुर्वास म्हणतात आज तू आम्हाला जिंकलस आमच्या कृपेने तुला सगळे स्वर्ग प्राप्त होत आत्ता विमान येईल आणि त्या विमानात बसून तू आनंद स्वर्गाला जा हे तर कोणीकडे तरी निघून गेले की वरतून आकाशातून एक विमान उत्तर त्या देवदूत प्रभू देवरा देवगुरु ब्रस्पती आपली अपेक्षा करतायत लवकर येण्याची कृपा करून बसा आणि चला देवदूत बरं झालं तू आदास पण तुझ्या स्वर्गात काय काय आहे रे बाबा हो स्वर्गात काय काय विचारता काय नाही विचारा जे काय सुखाच्या परिसमाप्तीच्या कल्पना तुमच्या लोकांच्या आहेत त्या सगळं आमच्या इथे सहज विद्यमान आहे मग इतकं जर सुख आहे तर काही दुःख असेलच नाय दोष आहेत त्यामुळे महाराज तीन दोष आहेत अगदी निर्दोष असा काही स्वर्ग नाही ते तीन दोष कोण सांगू शकाल का सांगाल का मी तिथलाच राहणार आहे आमच्या इथं सर्वात पहिला दोष आहे कि आयुष्य पुष्कळ आहे साधनही पुष्कळ आहेत परंतु तप करण्याचं साधन आमच्या इथे नाही आणि केलेल्या तपाच फळ स्वर्गामध्ये मिळत नाही म्हणून सगळ्या देवांना ऋषींना काही अडचणी स्वर्गात आल्या तर आमच्या इथे यावं आणि तुमच्या मोरगावात बसून तप करावा लागतो देवाचा राजा इंद्र इंद्राय असणार वैकुंठाच्या कल्पनेप्रमाणे मोरगावात काय असणार कैलासाच्या कल्पनेप्रमाणे राहतात चोवीस तास इकडे पाठ असतात भगवान कैलास पती इकडे दक्षिणेकडे उभे राहतात आणि चोवीस तास पौर याकडे पात राहतात परमात्मा जगन सूर्य उत्तरेकडे चोवीस तास तुमच्या मंदिराकडे पाहत उभे आहेत तशीच आदिशक्ती भुवनेश्वरी पश्चिमेकडे आणि सतत असे पंचेश्वर जिथे इथल्या कृपेची अभिलाषा करतात तिथे बाकीचे इंद्रचंद्रादित्य काय मामुरी आहेत त्यांना कोण विचारतायत अशी सगळी ही भूमी आहे ही तपोभूमी आहे ही भोगभूमी नाही त्याच्यामुळे कोणी जर म्हणे मोरगावात गेल्यावर रोज दोन वेळा व्यवस्थित खायला प्यायला खायला प्यायला हाता ब्राह्मण म्हणजे हाताखालचा ब्राह्मणाला ब्राह्मण येतात म्हणून हे मागतात हे म्हणतात त्यामुळे नोटा फेकतो अभे नोटा काय पोथ्या पुराण काय ऐकायचे मातारपणी म्हातारपणी म्हातारपणी ऐकू येत का म्हातारपणी काय ऐकायचं आणि ऐकून करायचंय काय हे सगळं तरुणाने ऐकायचं असतं तारुण्यात करता येतो. म्हातारपुढे काय करता येत नाही इथली मोरगावची जर द्वार यात्रा सांगितली आणि याला जर उठताच येत नाही जागचं काय काय फायदा काय सांगण्याचा पण यानंतर म्हटलं की नाही हे तारुणण्यात करायचं नसतं मी मातारा झाडाव आधी पण मातारा झाड चालताच येत नाही म्हातारा झाडावर का करणार म्हणून सगळे निघत तारुणण्यात करायचे असतात आणि मातारपणी त्याचं नुसतं फळ भोगत बसायचं असतो कारण बसावंच बस लागत उठता जत ते याला दुसरं काय करू शकतो अस तंत्र चालत असत म्हणून सगळं पुराण कीर्तन प्रवचन सगळे तरुणा करत आहेत सुशिक्षित आहेत ते त्या सांगतात काय ऐकायचं पोथ्या पुराण तू सिनेमाला जात आहे पुराण काय सिनेमाला जात हा मग पुढे याला केव्हा म्हणून पंढरपूरला गेलो नाही पारपुरंग पाहायचा पाहिला आता याला दिसतच नाही कारण जो पर्यंत पाता येत होतो तोपर्यंत तो सतत केला आणि सगळी दृष्टी मातीत गेल्यानंतर याला पणपुरंगाची आठवण करा मग म्हणतो हा ते राहूनच गेलो